दुसरा कल्याणकारक आणि अनेक आख्याना युक्त असे भगवत पुराण मी तुला कथन करतो तू ऐक हे मी पूर्वी माझा पुत्र शुक याला पढविले ते परमरहस्य मी तुला सांगतो सर्व वेदांचे सार काढून तयार केलेले हे भागवत सुखावह व शुभ फल देणारे आहे धर्म अर्थ काम मोक्ष चारी हे चारी चार साध्य होतात हे प्रभू आस्तिक यज्ञात विघ्न आणायला कसा आला ते आपण विस्ताराने सांगा आणि सर्व पुराणे ही सविस्तर कथन करा व्यास सांगू लागले नित्य शांतचित्त असलेला जरदकाडू मुनी अविवाहितच राहिला असता पण एकदा वनात एका खड्ड्यात लोंबत असलेले त्यांचे पूर्वज त्याला म्हणाले हे पुत्रा तू विवाह केला नाहीस तंश वाढणार नाही त्याशिवाय आम्हाला स्वर्ग मिळणार नाही यास्तव तू विवाह करची कन्या याचना न करता मला मिळाली तरच मी विवाह करीन असे म्हणून जरदकारू तीर्थयात्रा करू लागला इकडे त्याच मातेने भुजंगांना तुम्ही अग्नित पडाल असा शाप दिला तो इतिहास असा कश्यप मुनिला कद्रू आणि विनता नावाच्या भारत एक दिवस पाहून कद्रू विनतेला म्हणाली हा अश्व कोणत्या रंगाचा आहे ते सांग विनता म्हणाली हा अश्व श्व श्वेतवर्णी आहे तुझे काय मत आहे आपण यावर पण लावू कद्रू म्हणाली हे सुहास्यवने हा अश्व कृष्णवर्णाचा आहे ज्याचे म्हणणे खोटे होईल त्याने दासी भावे असा पण लावू इतके सांगून कद्रू आपल्या सर्परूपी पुत्रांना म्हणाली हे पुत्रांनो त्या अश्वाच्या शरीरावरील सर्व केस तुम्ही कृष्णवर्णाचे करा तिच्या या म्हणण्याला जने नकार दिला त्यांना मात्यांनी शाप दिला तुम्ही जन्मेजयाच्या सर्पयज्ञात अग्नित पडा तेव्हा इतर सर्व अनेक पुत्रांनी अश्वाचे पुच्छ वेढून टाकले व त्याचा वर्ण काळा केला नंतर दोघी बहिणी पुन्हा अश्व पाहण्यास गेल्या पण अश्वाचा वर्ण बरासा कृष्ण असल्याचे पाहताच विनतेला दुःख झाले तेव्हा भुजंग भक्षण करणारा गरुड तिथे आला आणि तिची दयनीय अवस्था पाहून म्हणाला हे माते तू का रोदन करीत आहेस मी आणि तुझा दुसरा सूर्याचा सारथी असलेला पुत्र अरुण जिवंत असताना ज्या अर्थी माते तुला दुःख होत आहे त्या अर्थी आमचा धिक्कार असो मातेला दुःख असेल तर आमच्या जन्माला काय उपयोग म्हणून तू चिंतेचं कारण सत्वर सांग मी तुझी काळजी दूर करतो विनता म्हणाली मी पराजित झाल्याने सवतीची दासी झाली आहे त्यामुळे मला दुःख होत आहे ती मला म्हणते आहे मला घेऊन जा गरुड म्हणाला तर मग तिला जिकडे जाण्याची इच्छा असेल तिकडे मी घेऊन जाईन तू शोक करू नकोस असे सांगताच विनता कद्रूकडे गेली गरुडाने कद्रूच्या इच्छेप्रमाणे तिच्या सर्व पुत्रांसह हो उड्डाण करून समुद्रापलीकडे नेले आणि तो कद्रूला म्हणाला हे माते तुला नमस्कार असो माझी माता दास्यमुक्त कशी होईल ते सत्वर सांग कद्रु म्हणाली हे पुवातून अमृत आणून माझ्या आजच तुझी माता दास्यमुक्त होईल कद्रूचे बोलणे ऐकून महाप्रतापी गरुड इंद्रलोकी गेला आणि युद्ध करून तेथून अमृत कुंभ घेऊन आला आपल्या सावत्राईला ते अर्पण केले आणि विनता मातेला दास्यमुक्त केली इकड़े त्यामुळे त्यांच्या जिव्हा फाटून ते द्विजीव झाले इकडे वासुकी प्रभुभूती ना, नागांना मातेने शाप दिल्यामुळे ते ब्रह्मदेवाला शरण गेले तेव्हा ब्रम्हदेवाने सांगितले जरू नावाच्या ऋषीला नावाची असलेली वासुकीची बहन अर्पण करा तिचा पोटी अस्तिक मुनि जन्मालाक स्वस्थाने अपनी बहन जरदारूला पोघांवे मुनि जेवी हिथुन मेरा अप्रिय कृत्य घ हिमा त्याग करे अगर दिवाह की त्यानंतर एका विशाल वनात झरद करून आपली पर्णकुटी बांधली आणि पत्नीसह तो क्रीडा करीत सुखाने राहू लागला एकदा मनीश्रेष्ठ आपल्या पत्नीस म्हणतात कुठल्याही परिस्थितीत मला तू जागृत करू नकोस असे सांगून तो निध्राधी झाला त्याचवेळी संध्या समय झाला झरत विचार केला आता यांना उठवावे तर ते आपला त्याग करणार न उठवावे धर्मकृत्य केल्याविना संध्याकाळ व्यर्थ जाणार पण धर्मलोप होण्यापेक्षा त्यागच काय पण मरणही चालेल कारण धर्महानीमुळे नरक प्राप्त होणार असा त्या साध्वीने विचार करून ती म्हणाली हे सुव्रत उठा सायंकाळ झाली त्याबरोबर मुनी क्रोधायमन होऊन उठला आणि त्वेषाने म्हणाला तू माझ्या निद्रेचा भंग केलास मी निघून जातो तू भावाच्या घरी जा ती म्हणाली की महाराज ज्या शुभ कार्यासाठी भावाने मला अर्पण केली ते कार्य कसे होणार तेव्हा मुनीश्वर विचारपूर्वक म्हणाला ते कार्य घडले आहे तो तिचा त्याग करून निघून गेला ती वासुकीच्या घरी परत आली कार्याविषयी तेव्हा मुनीने आहे म्हणून सांगितले आहे असे तिने उत्तर दिले तेव्हा मुनी सत्यवचनी आहे म्हणून वासुकीने विश्वास ठेवून भगिनीला आधार दिला पुढे योग्य समय प्राप्त होताच तिच्या पोटी एक सुंदर मुनिपुत्र जन्माला आला तोच प्रसिद्ध असती जया, त्या जितेंद्रात त्यास हे पूजन केलेस पण तरीही तुझ्या पित्याला स्वर्गप्राप्ती झाली व तुझ्या हातून सर्व कुल पवित्र झाले नाही म्हणून भूपेंद्रा श्रद्धापूर्वक देवीचे मोठे मंदिर बाध म्हणजे तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील सदा सर्वदा त्या कल्याणीचे स्तवन केले की कुलवृद्ध होईल होईल म्हणून पवित्र भवसागर तरुण नेणारे सर्व रसयुक्त अशा कथा मी तुला सांगतो ह्या कथेपेक्षा दुसरे श्रवणास योग्य असे काही नाही देवी शिवाय काहीही श्रेष्ठ नाही ज्याच्या चित्तात सदा देवीचे वास्तव्य असते ते धन्य होत जे पूजन करीत सदा भगवती देवीने कथन केलेले देते चिरतन स्वर्ग प्राप्ति हो सप्त स्कंध दुसरा समाप्त